वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग अकरावा हे राजेंद्रा त्या बुद्धिमान देव पूर्वजाने जे आणखी सांगितले ते हिताचे वचन मी सांगतो ते ऐका तो म्हणाला ईश्वाकुळच्या कुळात दशरथ नव्हचा अर्थ धार्मिक सत्यप्रतिज्ञा श्रीमान राजा होईल त्याचे अंगराजाशी सख्य होईल त्याची कन्या महाभाग्यवान शांता आनामाची असेल अंगराजाचा रोमपाद नावाचा मुलगा त्याच्याकडे कीर्तिमान राजा, राजा दशरथ जाईल आणि त्याला म्हणे धर्मात्मान मी अपत्यही माझा माझ्या करता आणि संताना करता तू आज्ञेनुसार शांतेच्या पतीला माझ्या यज्ञाकरता पाठवून दे राजाचं हे वचन ऐकून मनात विचार करून तो धीर पुरुष पुरल्या त्या शांतेच्या पतीला देईल मग तो राजा दशरथ निश्चिंत मन होऊन त्या विप्राला बरोबर घेऊन मनात हर्ष पाहून यज्ञाकरता घेऊन येईल त्या द्विजश्रेष्ठ दृश्य शृंगाला धर्मज्ञ राजा दशरथ यशाची इच्छा ठेवून मुख्य ऋत्विज म्हणून ठरवेल ज्या यज्ञासाठी प्रसवासाठी आणि स्वर्गासाठी द्विजश्रेष्ठाला तो राजा आणेल त्या सर्व त्याच्या इच्छा पूर्ण होतील त्याला चार महापराक्रमी पुत्र होतील ते वंशाची प्रतिष्ठा वाढवणारे आणि सर्व लोकांत प्रसिद्ध होतील अशी कथा पूर्वी देवयुगात भगवान सनतकुमार जो देवांचा पूर्वज त्याने सांगितले म्हणून हे पुरुष व्याघ्र महाराज तुम्ही सैन्य व वाहने घेऊन स्वतः जाऊन त्याचा सत्कार करून त्याला घेऊन या सुमंत्राचं हे भाषण ऐकून दशरथाला आनंद झाला त्याने ते सर्व वशिष्ठांना सांगून त्यांची अनुभव अनुभती घेतली आणि आपल्यासोबत आपल्या स्त्रिया आणि आमात्य यांना घेऊन हळूहळू अरण्य आणि नद्या पार करीत जेथे तो, जे तो द्विज होता तेथे तो गेला जेथे तो मुनी राहत होता त्या प्रदेशाप्रत जाऊन पोहोचला तो तो तेजस्वी हर्षयुक्त मनाने रोमपादने हे त्याने ज्ञानी ऋषीपुत्राशी त्याची ओळख करून देऊन आपला सख्य संबंध सांगितला तेव्हा ऋषशृंगाने त्याचा उलट सन्मान केला अशा रीतीने सत्कार होऊन राजा त्याच्या संगतीत सात दिवस राहून रोमपात राजाला म्हणाला राजा, राजा तुझी पुत्री शांता तिच्या पतीसह माझ्या नगराला येऊ दे तसेच महत्वाचे कार्य उपस्थित झाले आहे त्यावर राजा बरे म्हणाला आणि विप्राला म्हणाला तुम्ही आपल्या पत्नीसह जावे ऋषीपत्र ते ऐकून राजाला ठीक आहे म्हणाला राजाची अनोज्ञा घेऊन तो भार्येसह जाण्याला निसिद्ध झाला त्या दोघां राजाने एकमेकांना हात जोडले प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले आणि दोघेही आनंदी झाले मग स्नेहाचा निरोप घेऊन रघुनंद राजा, राजा दशरथ निघाला वेगाने जाणाऱ्या दूताना अयोध्येच्या नागरिकांकडे पाठवून झटकन सारेनगर शृंगारात सडासंमार्जन करून सर्वत्र धूप जाळा पताकाने सुशोभित करा असा त्याने निरोप जाडला राजा येत असल्याचे एकूण नागरिकजन हर्षित झाले आणि राजाने निरोपे पाठवून कळवल्याप्रमाणे सर्व त्यांनी केले सुंदर रीतीने श्रंगारलेल्या नगरात राजाने प्रवेश केला त्या द्विजश्रेष्ठाचे शंख धुंधुभी इत्यादीने त्याने स्वागत केले त्या द्विजाला पाहून सर्व नगरजन आनंदित झाले महान कर्म करणाऱ्या नरेंद्राने स्वर्गात सहस्राक्ष सुरेंद्राने काश्यपाचा आदर सत्कार करावा तसा सत्कार त्या प्रवेश करणाऱ्या अतिथीचा केला अंतःपुरात प्रवेश करून शास्त्रविधीनुसार त्याची पूजा करून आपल्याकडे या ऋषीपुत्राला आणल्याची राजाने कृतकृत्यता अनुभवली भरत्यासोबत असलेल्या विषाराक्षे शांताला पाहून अंतपुरातील सर्व स्त्रियांना प्रेम उत्पन्न होऊन आनंद वाटला त्याने विशेषतः राजाने तिचा सत्कार केला ती तेथे द्विजासह हो, काही काळ आनंदात राहील बालकांडाचा अकरावासर्ग समाप्त